करुणा देवी प्रकरण दुसरे शिरीष वाचक विद्या पाटील अंबर गावी सुखदेव म्हणून एक गृहस्थ राहत होता त्याच्या पत्नीचे नाव सावित्री बरेच दिवस मुळबाळ होईना सावित्रीने पुष्कळ व्रते वैकल्य केली नव सायस केले ती निराश झाली परंतु आता मूल होणार नाही असे वाटल्यावर तिला मुलगा झाला नक्षत्रासारखा मुलगा होता त्याचे नाव शिरीष ठेवण्यात आले सुखदेवाला फुलांचा फार नाद घरात मुळबाळ नव्हते तेव्हा तो बागेत फुले फुलवी फुलांकडे पाहि मुखे घे मला मुले असती तर त्यांचे असे मुखे मी घेतले असते व त्या मुलांनी माझ्या गळ्याला मिठी मारली असती असे तो म्हणे त्याची पुष्पोपासना पाहून जणू परमेश्वराने त्याच्या संसार वृक्षाला शेवटी फुलबिले शिरीष चे सुंदर फुल लागले शिरीष फुल किती सुकुमार असते बाळ शिरीषही तसाच सुकुमार होता शिरीष वाढला गावशाळेत शिकायला जाऊ लागला सुखदेवही त्याला घरी शिकवायचे आई सावित्री पुराणातील कथा गोष्टी सांगायची शिरीषची स्मरण शक्ती अपूर्व होती तो खरोखर पटी होता पंतोजी त्याचे कौतुक करेल शेजारी त्याची स्तुती करत आई बापांना तर अपार आनंद होई, शिरीष चे शाळेतील शिक्षण संपले तो आता हळूहळू वृद्ध आईबापास मदत करू लागला त्यांचे लहानसे शेत होते शिरीष तेथे खपे शेत पिकवी आईबापांची सेवा करे गावाचे तो भूषण होता भांडण कोठे असेल तर तो न्याय देईल कोठे संकट असले तर तो धावून जाईल एकदा एका विहिरीत एक मूल पडले शिरीषने एकदम उडी घेतली त्याने ते मुल वाचवले उदार प्रेम शूर बुद्धिमान असा आदर्श तरुण होता त्याचे आता लग्न झाले एका कोरक्या मुलीबरोबर लग्न त्या मुलीचे लग्न ठरत नव्हते ती गरीब होती चुलत्याकडे ती होती तुझे लग्न कसे होणार कोण तुला करणार मी गरीब कोठे तुला देऊ चुलता एके दिवशी तिला म्हणाला शिरीष लावी माझ्या लग्न त्याला गरीबांची काळजी अनाथ मुलीचे नशीब तो फुलवी ती म्हणाली वेडी आहेस तू असा सुंदर नवरा मिळायला होतीस ईश्वर आहे तो कधी पोरका होत नाही जगातले आईबाप गेले तरी तो मायबाप सदैव आहेच करुने तुझे बोलणे थोडा मोठ्या सही लाजवी करुणा त्या मुलीचे नाव किती गोड नाव खरोखरच ती मूर्तिमंत करुणा होती ती गाईबुरांना मारीत नसे पाखरात दाणे टाकेल मांजरा जैबात घाले करुणा सर्वांची करुणा करी परंतु तीची करुणा कोण करणार तीची दया कोणाला येणार नाही का तिचे लग्न होणार नाही का कोणी योग्य वर मिळणार नाही का शिरीष मिळणार करुणे जवळचे बोलणे सर्वत्र पसरले शिरीष च्याही ते आले आणि खरेच त्याने करुणेशी लग्न लावले सुखदेव व सावित्री यांना वाटत होते कि एखाद्या श्रीमंताची मुलगी आपल्या मुलाला मिळावी परंतु मुलाच्या इच्छेविरुद्ध ती गेली नाही शिरीष व करुणा परस्परांना अनुरूप होती त्यांच्या लहानशा संसारात आता आनंदाला तोटा नव्हता शिरीष बरोबर करुणाई शेतात काम करी फुलांना पाणी घाली ती पहाटे उठे गोड गोड ओळ्या म्हणत दात्यावर दळी सासूसास्यांची ती सेवा करी त्यांची धुनी धुई त्यांचे पाय चेपी गोड बोलून पतीलाही सुखवी हसवी दरवर्षी आपल्या विवाहाचा वाढदिवस शिरीष व करुणा साजरा करे वसंत ऋतूत त्यांचे लग्न झाले होते वाढदिवस वसंत ऋतूत सारी सृष्टी त्यावेळेस सुंदर असे वृक्षवेलींना नवीन पार्लर फुटलेले असत झाडांना मोहर असे पक्षी गोड गाणी गात असत प्रसन्न वारा वाहत असे आणि अशा प्रसन्न वातावरणात हा विवाह वाढदिवस साजरा होत असे अद्याप त्यांना मुलबाळ झाले नव्हते सुखदेव व सावित्री यांना नातवाचे तोंड कधी दिसेल असे झाले होते बाबा तुम्हाला मी झालो तसे आम्हालाही म्हातारपणी मूळ होईल शिरीष असून परंतु त्यावेळेस आम्ही नसू सोमेश्वरच्या यात्रेत बाळाला घेऊन आम्ही येऊ तेथे तुमचे आत्मे बाळाला पाहतील सोमेश्वराला कधी जाता आले किती तरी लांब तू तरी कसा म्हणजे जाता येईल असे संवाद साधत परंतु यशोधर राजाच्या नवीन आज्ञेची राज्यात सर्वत्र दवंडी देण्यात आली सर्व बुद्धिवान तरुणांची यादी करण्याचे ठरले आईबाप आपापल्या हुशार मुलांची नावे आनंदाने देऊ लागले सुखदेव तुमच्या शिरीष नाव दिलेत की नाही त्याच्यासारखा हुशार कोण आहे त्याच्यासारखा गुन्हे कोण आहे सर्व राज्यात तो पहिला येईल राजाचा मुख्य प्रधान होईल तुमच्या भाग्याला मग काय तोटा नको ते भाग्य शिरीजचा वियोग मला क्षणभरही सहन होत नाही मुक्तापूर राजधानी किती दूर तेथे जायचे वर्षभर वर शिकायचे मग परीक्षा नकोच एक क्षणभरही शिरीज जवळ नसेल तर मी कावरावावरा होतो मग वर्षभर वर त्याच्याशिवाय कसा राहू नको ते प्रधानपद हे लहानसे घर ही छोटीशी बाग हा लहान मळा कुरे मी नाही शिरीष नाव देणार परंतु शिरीष आपल्या गावचे भूषण आहे हे सर्वांना माहित आहे अधिकाऱ्यांना माहित आहे मागे शिरीषने एका भांडणात दिलेला न्याय ऐकून प्रांताधिकारी प्रसन्न झाला होता तुम्ही शिरीष नाव नाही दिले तरी ते राजाच्या कानावर गेल्याशिवाय राहणार नाही शेजारी व सुखदेव यांचे बोलणे चालले होते तो शिरीष तेथे आला बाबा तुम्ही संचित का शिरीष तू मला सोडून जाशील पित्याने विचारले शिरीष राजाचे बोलावणे आले तर जाशील की नाही राजाची आज्ञा पाळणे हाही धर्मच आहे शेजारी म्हणाला परंतु ती आज्ञा योग्य असेल तर शिरीष म्हणाला राजा यशोधर कधीही अन्याय गोष्ट करणार नाही शेजाऱ्याने सांगितले आई बापांपासून एकुलता मुलगा घेऊन जाणे म्हणजे अन्याय नव्हे का सुखदेव म्हणाला परंतु सर्व प्रजेचे कल्याण व्हावे म्हणून आईबापांनी आपल्या एकुलत्या मुलासही नको का द्यायला एकट्याच्या संसारापेक्षा राज्यातील सर्वांचे संसार सुखाचे होणे अधिक श्रेयस्कर नाही का शेजाऱ्याने उत्तर दिले बाबा ते काही असो मी जाणार नाही तुम्ही माझे नाव देऊ नका मीही देणार नाही शिरीषने ग्वाही दिली अरे तुझे नाव आधीच सर्वत्र गेले आहे असे म्हणून तो शेजारी निघून गेला दुःखी पित्याची समजूत शिरीषने घातली एके दिवशी शिरीष व करुणा शेतात होती झाडावर एक पक्षी करून आवाज काढीत होता मागीचा नर गेला वाटते कोठे का नर मागीला हाक मारीत आहे किती करून आवाज शिरीष तू नाही ना मला असाच सोडून जाणार राजाचे मंत्रीपद तुला मोह नाही ना, ना पाडणार तू गेलास तर मी अशीच ओरडत बसेल तुझी करुणा रडत बसेल नको हो जाऊ नाही जाणार तुम्हाला कोणालाही सोडून मी जाणार नाही शिरीष लवकरच आपल्या विवाहाचा वाढदिवस येईल यंदा थाटाणे साजरा करू शेजारच्या गावचे गवई बोलो आणि लग्नाचा वाढदिवस आला बागेत तयारी करण्यात आली सुंदर फुले फुलली होती मध्ये गालीच्या होता रात्री मुख्य जेवण झाले सुखदेव व सावित्री शिरीष करुणा करुणा होती शिरीषचा मित्र प्रेमानंद तोळीत येथे होता गायन वादन सुरू झाले आकाशात चंद्र होता मंद वारा वाहत होता फुलांचा परिमळ सुटला होता आनंदाला भरती आली होती करुणा तू मग तुझे आवडते गाणे शिरीष म्हणाला माझा गळा चांगला नाही ती म्हणाली तुझा गाळा मला गोड वाटतो मन आणि करुणीने आडेवाडे न घेता ते गाणे म्हंटले कर्तव्याचा जीवनात सुगंध सत्प्रेमाचा जीवनात आनंद चिंता नाही माते सेवा होई माते मुक्त आहे जरी संसार बंद करत भाग्य माझे थोर नाही कसला घोर प्रभू पुरवी माझे सारे सच्छंद कर्तव्याचा जीवनात सुगंध सत्प्रेमाचा जीवनात आनंद परंतु ही कसली तिकडे गडबड घोडेस्वार दौडत आहेत टाप टाप आवाज येत आहे सारे गावरले, गाणे संपले आनंद असताच गेला तो पहा एक दिवा मालवला आणि चंद्रही खाली वळला अंधार होणार वाटते काय रे शिरीष काय आहे पित्याने विचारले राजाचे दूत आहेत प्रांताधिपतीकडून आले आहेत हे पहा आदेशपत्र सुखदेवाने ते आदेशपत्र वाचले शिरीषची मागणी करण्यात आली होती राजाच्या कानावर शिरीष नाव गेले होते प्रांताधिपतीने शिरीषला पाठवले नाही म्हणून राजा यशोदर रागावला होता प्रांताधिपतीने ताबडतोब शिरीषला आणण्यासाठी घोडेस्वार पाठवले होते चला निघा आलेला नायक म्हणाला एकूणदा एक मुलगा नेऊ नका पिता म्हणाला आम्ही पिकली पाणी झालो नका नेऊ म्हाताऱ्यांची काठी सावित्री आई म्हणाली त्यांना न्यायालयात मी कोठे जाऊ करुणा म्हणाली तुम्ही सारी रडता का तुमचे दैवत थोर आहे या शिरीषला राजा प्रधान करीन वेडे दिसत तुम्ही तो नायक हसून म्हणाला आजची रात्र तरी नका नेऊ आज श्रीषच्या विवाहाचा वाढदिवस साजरा होत आहे आजची रात्र तरी आनंदात जाऊ दे उद्या न्या म्हात्याची ऐका सुखदेव रडत म्हणाला बरे सकाळी नेऊ सकाळी मात्र आडेवडे चालणार नाही बऱ्या बुळाने श्रीष येणार नसेल तर मुस्क्या बांधून त्याला न्यावे लागेल तुम्ही त्याचे नाव लपवून ठेवले प्रांताधिपती चिरल्या आहे आता तरी तुम्ही मूर्खपणा करू नका असे म्हणून तो नायक घोडेसोळांसह निघून गेला समारंभ संपला आई बापासह व पत्नीसह शिरीष घरी आला चौगे खिन्न होऊन बसले बाळ नको रे तू जाऊस काय व्हायचे असेल ते होली आई म्हणाली अग असे करून कसे चालेल त्याला बांधून ते नेणारच आणि शिवाय असे बघ नाही तरी आपण मादारीत झालो बाळाचे दैव उदयास येत आहे आपण कशाला आडे यावे जाऊ दे त्याला राजधानीला होऊ दे प्रधान शेतात कष्ट करायला नको राज ओड्यात राहील हत्तीवर बसेल जाऊ दे त्याला आपण माया ममतेने भविष्याचे का वाटोळे करावे मनुष्याने जाऊ हो। दे बाबा मला कीर्ती नको वैभव नको शेतात काम करण्याचा मला कंटाळा नाही मी शेतात काम करीत असतो त्यावेळेस सूर्य आशीर्वाद देतो वारे वारा घालतात पक्षी गाणी गात तहान लागली तर नद्या पाणी देतात आणि भूमाता प्रसन्नपणे असते मला शेतात काम करायला खरेच आवडते नको ते मंत्रीपद नको ते राजवाडे बाळ परंतु हट्ट नाही ते तुझे तसे करतील तर मी नको असे नको करूस कोठेही असंतु सुखरूप माझे तुम्ही ऐका शिरीष जाऊ दे जाहो बाळ माता म्हणाली करुणे जाऊ का शिरीषने विचारले परंतु करुणा एकदम गुणका देऊन निघून गेली